वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्ग सत्तरावा लवणाला मारल्यानंतर इंद्रासह आणि अग्निसह देव शत्रूला ताप होणारा शत्रू म्हणाला मधुरवाणीने म्हणाले वत्सा तुझा विजय झाला फार आनंद झाला लवण राक्षस मारला गेला फार बरे झाले पुरुष व्याघरा सुव्रता वर आम्ही वर देणारे सर्व येथे तुझ्या विजयाची इच्छा करून जमलो आहोत आमचे दर्शन व्यर्थ जाणारे नाही ना ना। देवांचे भाषण ऐकून शूर स्वतःला स्वाधीन ठेवणाऱ्या महाबहू शत्रुघ्नाने मस्तक लावून हात जोडून उत्तर दिले ही मधुरची रम्य मधुरापुरी देवानी लोक हाच मला उत्तम वर होऊ दे आनंदीत अंतकरणाने देव शत्रुघ्नला ठीक आहे ही रम्यपुरी शूर सेना असणारी होईल असे म्हणाले असे म्हणून ते महात्मे देव वर आकाशात चढले सेनेला महाजी शत्रु शत्रुवर्षी दिव्य प्रभा ना शूर से योग्य काउस पड़ता शेटे धान्य पिकाने युक्त होती तिचात वीर पुरुष रोग रही शत्रुघ्नाच्या बाहुबला चौकाने बाजार आणि गल्ल्या चतुर्वर्णाचे लोक राहत होते नाना प्रकारच्या व्यापार व्यवहाराने तिची शोभा वाढली होती पूर्वी लवणाने जे गृह मोठे आणि शुभ्र केले होते ते शत्रुघाने अनेक प्रकारच्या रंगाने रंगवून सुशोभित केले थीक आराम गृहे विहाराची उद्याने यांनी त्याला चहूबाजूने शोभा आली होती सुंदर शोभणाऱ्या वस्तूंनी त्याचप्रमाणे इतर देव आणि मनुष्य यांनी ती पुरी शोभत होती दिव्य दिसणाऱ्या आणि नाना क्रयवस्तूंनी शोभणाऱ्या तसे नाना देशांना जाऊन आलेल्या वणिकजनांनी शोभणाऱ्या त्या समृद्ध नगरीकडे कृतकृत्य झालेल्या भरताहनुज शत्रुघ्नाने पाहिले आणि संतुष्ट होऊन तो मनात हर्ष पावला मधुरापुरीत वस्ती केल्यानंतर त्याच्या मनात आले की बारावे वर्ष होत आहे रामचरणांचे आपण दर्शन घ्यावे मग स्वर्गपुरीसारख्या त्या नाना प्रकारच्या लोकांनी भरलेल्या पुरीत वस्ती केल्यावर त्या रघुकुल वंशवृद्धी करणाऱ्या राजाला रामाच्या चरणांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली उत्तरकांडाचा सत्तरावा सर्ग समाप्त